साधकावस्थेमध्ये अशा यातांना प्रत्येक संतांच्या नशिबी आल्याच्या त्यांच्या काव्यावरून आपल्याला लक्षात येतं गुरुदेव रानडे यालाच आत्म्याची काळोखी रात्र म्हणत असत पण सुदैवाने रात्र कितीही लांब असली आणि काळोख कितीही निबिड असला तरी त्यालाही शेवट असतो केव्हा ना केव्हा तरी पहाट होते आणि प्रकाशाचा पिसारा क्षितिजावर फुलू लागतो एक दिवस अचानक एक परिचित सुगंध तिला अनुभवा मिलत तो सूक्ष्म अमूर्त सुगंध तिच् प्रियतमा अस्तित्वा तो। तो जुड़की सरसी मंदपणान ति भेटा ये तिला दिलासा देन जो कि प्रियतम सुधा मगोमाग ये अत्यंत लहान सूक्ष्म अमूर्त अला तरी केवढा मोठा दिलासा तिच्या अंतकरणात त्यांनी उत्पन्न केला त्याच्यामुळं तिचं सर्वांग मोहरून गेलं न राहून आपला आवडता गोपाळ आलाय या उत्सुकतेपोटी ती धावतच घराच्या बाहेर निघाली उंबरठा ओलांडला चाचरत चाचरत तिने बाहेर पाऊल ठेवलं तर तो सावला सुंदर पितांबर नेसलेला तो लावणण्याचा पुतळा तिने समोर उभा असलेला पाहिला आणि ती स्तब्धपणे त्याकडे टक लावून पाहत राहिली त्याने जणू आपले सर्व पंच प्राण शोषून घेतलेत असा अनुभव तिला आला स्वतःच अस्तित्वच उरलं नाही ती पूर्णपणे एका सुगंधानी ही किमया घडवून आणली त्या सुगंधाचा अग्रदूत समोर पाठवून तिचा प्रियतम मागावून आला अतिशय सूक्ष्म आणि हलवार अशा रीतीची तिला त्यांनी चाहूल दिली बाहेरी निघाले मिठेले काय करू ू अवचिता परी म्हणू झुळकला परी म्हणू झुळकला सुळकला कलाळू माळू मी म्हणे गोपाळू आे माय चित बरी मारू झुळकला कोनी घेत बाप देवी मेवी विठ्ठल सुखाचा, बाप रखु मेवी विठ्ठल सुखाचा विठ्ठल परे मडू झुळकला